वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पंचाहत्तरावा वीरा दाशरती रामा तुझा पराक्रम मोठा अद्भुत आहे असे ऐकले तसे तू धनुष्य मोडलेस तेही सर्व माझ्या काणी आले धनुष्य मोडलेस ते अद्भुत आणि अनपेक्षितच म्हणायचे ते ऐकून मी लागली तिकडे दुसरे श्रेष्ठ धनुष्य घेऊन आलो हे जमधगनीचे भया भयानक दिसणारे मोठे धनुष्य पहा याला बांड आपले बळ काय आहे ते दाखव या, या धनुष्याला सुद्धा बाण तू सज्ज करून शकतोस हे पाहिल्यावर तुझे प्रशंसापात्र आहे असे मानून मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करीन त्याचे ते भाषण ऐकून राजा दशरथाचे तोडणे एवढेच झाले तो दीन होऊन हात जोडून म्हणाला तुम्ही महातपस्वी ब्राह्मण क्षत्रयाविषयीचा तुमचा रोष आता शमळा माझे या बाळानं तुमच्याकडून आभय मिळावे स्वाध्यायन व्रत यातच नित्य मग्न असलेल्या भार्गवांच्या कुळात तुमचा जन्म इंद्रापु तुम तुम्हें प्रतिज्ञा कर शस्त्र टाकून दिल है धर्मपर होश्यपाला सारी पृथ्वी देऊन वनात जाऊन तुम्हें महेन्द्राने बन घरात जाऊन राहला महामने तुम्हें माधा सर्वनाश कराला इधे आलाहत कारण एक राम मारला गेला तो आम्हे को जीवंत रहना नहीं दशरथ अ बोलत प्रताप ही जामदग्नेक दुर्लक्ष करूं राी दौन श्रेष्ठ धनुष्य लोकामदे पूजनीय मानी गई विश्वकर्म्याने ती खंबीर बळकटणी सर्व धनुष्यात मुख्य अशी मोठ्या प्रयत्नाने बनवले एक देवाने युद्ध करण्यास सिद्ध झालेल्या महादेवाकरता त्रिपुराला मारणारे म्हणून या माझ्याजवळ असलेल्या धनुष्याचा मागोमाग निर्माण केले ते हे नरश्रेष्ठ काकुच्सा तू मोडलेस हे दुसरे देवाने विष्णूला दिले ते वैष्णवधनुष्य दुर्दर्श आहे शत्रूला जिंकून टाकणारे हे प्रमाणात आणि बलात रुद्राच्या धनुष्याशी समान आहे त्यावेळी सर्व देवांनी महादेव आणि विष्णू यांचे बलाभल पाहण्याच्या इच्छेने पितामहाना त्यासंबंधी प्रश्न केला देवांचा हेतू जाणून सत्याचरणात श्रेष्ठ अशा पितामहाने त्या दोघात भांडण लावून दिले त्या भांडणातून त्या दोघांच्या अंगाचा थरकाप करणारे महान युद्ध झाले महादेव विष्णू एकमेकांवर जय मिळवण्याच्या इच्छेने लढू लागले त्यावेळी प्रचंड पराक्रमे शिवाचे धनुष्य विष्णूच्या हुंकाराने ढिले पडले त्रिलोचन महादेव लुले पडले मग देव ऋषी आणि चारण यांच्यासह एकत्र आले आणि त्यांनी दोघांचा संधी व्हावा अशी याचना केली तेव्हा ते दोघे सूर्यश्रेष्ठ निघून गेले विष्णूच्या पराक्रमाने ढिले पडलेले ते शिवधनुष्य पाहून देव आणि ऋषीगण हे विष्णूला श्रेष्ठ मानू लागले रुद्राने रागावून ते धनुष्य विदेय देशातील महायशस्वी राजर्ष्री देवराज यांच्या हाती बाणासह दिले रामा हे विष्णूचे धनुष्य शत्रुता पराभव करणारे विष्णूने भृगपुत्र ऋषीच्या रुचिकाकडे हा उत्तम न्यास म्हणून ठेवला महा रुचिकाने कधीही कसलाही प्रतिकार न करणाऱ्या आपल्या पुत्राकडे म्हणजे माझा पिता महात्मा जमदग्नी यांच्याकडे ते दिवेधनुष्य दिले माझ्या पित्याने शस्त्राचा त्याग केलेला होता तो तप ते तपोबलानेच युक्त होते अर्जुनाने क्षुद्र बुद्धीने त्यांचा वश केला पित्याचा हा अयोग्य भयानक वध झालेला ऐकून मी रागाने जो जो क्षत्रीय उत्पन्न झाला त्या प्रत्येकाचा असा अनेकदा उच्छेद केला सगळी पृथ्वी माझ्या हाती आली ती रामा पुण्यकर्मी महात्म्या काश्यपाला यज्ञाच्या अंती दक्षिणा म्हणून दिली ती देऊन मी महेंद्र पर्वतावर माझे वास्तव केले तेथे तपोबुलाने मी संपन्न झालो पण धनुष्याचा भंग केल्याचं ऐकताच मी धावतच इकडे आलो तेव्हा रामा हे माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्याकडून माझ्या हाती आलेले वैष्णव धनुष्य क्षत्रधर्माला जागून तू हाती घे त्या धनुष्याला शत्रूला जिंकून टाकणारा शर लाव ते जर तू करू शकलास तर मग मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करील बालखंडाचा पंचाहत्तरावा सर्व समाप्त